वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग चाळीसावा वृक्ष वानर राक्षस अशा प्रकारे राहत असताना महातेजस्वी राम सुग्रीवरा म्हणाला प्रेम मित्रा देवासुरानाही अजिंक्यशा किशकिंदा नगरीला आता तू जा आणि निष्कंट झालेल्या राज्याचे अमात्यांसह पालन कर अंगद हनुमान महाबरवान नल तुझा सासरा सुशेण बलवंतात श्रेष्ठ असा वीर कुमुद महाबलवान नीलबलवान शरभ वृक्ष केसरी शरभ शुंभ महाबलवालवान शंख चूड या सर्वांकडे परमप्रितीयुक्त अंत करण्याने लक्ष ठेव ज्या ज्या अत्यंत मोठ्या मनाच्या वीराने माझ्या साठी प्राण दिले त्यांच्याकडे तू प्रीतीयुक्त अंतर करण्याने लक्ष ठेव त्यांना करू नकोस अशा प्रकारे सुग्रीवा बोलवून आणि पुन्हा पुन्हा त्याला आलिंगन देऊन राम मधुर शब्दाने बिभीषणाला म्हणाला मी तुला धर्मज्ञ म्हणतो धर्माने तू लंकेचे शासन कर नगराशी राक्षसांशी आणि आपला भाऊ वैश्रवण यांच्याशी उत्तम धर्माचे पालन कर राजा कधीही अधर्माकडे तू आपली बुद्धी वळवू नकोस बुद्धिमंत बुद्धिमंत राजेच स्थिरपणे पृथ्वीचा उपभोग घेऊ शकतात तू सुग्रीव नित्य माझी आठवण ठेवा अतिशय लोभ असू द्या आता निश्चिंतपणे तू जा रामाचे बोलणे ऐकून वृक्ष वानर राक्षस यांनी त्याची उत्तम उत्तम अशी पुन्हा पुन्हा प्रशंसा केली महाबाहू तुझी बुद्धी आणि वीर अद्भुत आहे रामा तुझ्यात ब्रम्हदेवासारखा विलक्षण गोडवा सतत भरून राहिलाय वानर आणि राक्षस असे बोलत असता हनुमान विनत होऊन रामाला राजन माझे जाऊ देऊ नको वीरा जोवर राम कथा भूतलावर चालू राहील तोवर निसंशय प्राण माझ्या शरीरात राहू हे तुझे कथारुपाने असणारे दिव्य चरित्र नरश्रेष्ठ रामा मला अप्सरा ऐकू देत ते तुझे चरित्रामृत ऐकून प्रभो वीरा वायू जसा मेघपंक्तीना दूर नेतो तशी माझी उत्कंठा मी घालवी हनुमान असे बोला तेव्हा राम आपल्या श्रेष्ठ आसनावरून उठला प्रेमाने त्याने त्याला मिठी मारली आणि तो म्हणाला ऋषी श्रेष्ठ या संशयने माझी कथा जोर या लोकात चालत राहील तोवर तुझी कीर्ती राहील आणि तुझ्या शरीरात प्राण राहतील तू केलेल्या एकेक -एक उपकाराबद्दल मी तुला प्राण देतो पण तरी जे उपकार उरतील त्यांचे आम्ही देणे करीत आहो वानरा तू जे उपकार केले आहेस ते माझ्या अंतकरणातच जिरून जाऊ कारण उपकारांचे फेड होण्याची पात्रता माणसाला आपत्तीतच येते मग रामाने आपल्या कंठातला चंद्रप्रभेसारखा वैडोर याने चमकणारा हार हनुमानाच्या गळ्यात बांधला छातीवरच्या त्या बहुमोल हाराने तो वानर माथ्यावर चंद्र असताना सुवर्णपूर्वक शोभावा तसा शोभू लागला रामाचे बोलणे ऐकल्यानंतर ते महाबलवान वाढत ठेवून दिले ते सगळे डोळ्यात व्यथित झाले त्या सगळ्यांचे कंठ सदगदी झाले डोळ्यात अश्रू भरून आले ते बेभान झाले रामाला सोडून जाताना दुखाने त्यांना काय करावे ते सूचना थोर मनाच्या रामाने त्यांचा उत्तम परामर्श घेतल्यावर ते जीवाने देह टाकावं तशा आप आपापल्या घरी गेले ते राक्षस वृक्ष वानर वर्धन, रामाला प्रणाम करून वियोगामुळे डोळे डबडबून येऊन जिकडे त्यांचा वास तिकडे ते गेले कांडाचा चाळीसावा सर्ग समाप्त